पंचतंत्र लेखक काशीनाथ अनंत जोशी आणि पांडुरंग रामचंद्र ढंडेरे वाचक मिरिंद कव्हाणकर तंत्रिरे काकोलुकीय कथा पाहिली ऐक सचिव म्हणाला एकदा हंस पोपट बगडा कोकिळ चातक घोबड कबूतर मोर इत्यादी पक्षी एकत्र जमून विचार करू लागले की आमचा राजा गरुड आहे पण तो विष्णूचा परमभक्त तो आमची काळजी कशाला करीत आपण पारद्याच्या जाळ्यात सापडलो तरी तो आपल्या सुट्टेचा काही मार्ग काढित नाही जो राजा आपल्या प्रजेची संकटे दूर करीत नाही तो शत्रूच नव्हे प्रजेला होळी प्रमाणे योग्य मार्गदर्शन मिळाला नाही तर ती केव्हाही फुटून जावं यायची योग्य रीतीने न शिकवणारा शिक्षक आपले पाठांतर अद्यायावत न ठेवणारा ऋत्वजेचे पालन न करणारा राजा गोड न बोलणारी स्त्री गावात राहणारा गोपाल आणि वनात जाऊ शिरणारा नातीत या सहा लोकांना शहाण्या माणसाने फुटलेल्या बोटीप्रमाणे चाकून द्यावे तेव्हा आपण दुसरा राजा करावा हे उत्तम त्या पक्षांमध्ये एक गोंडस घोबड बसले होते त्यालाच राजा करावा असा त्यांचा विचार ठरला व राज्याभिषेकाची तयारी करा असे सर्वजण म्हणू लागले लगेच ही सुरू झाली निरनिराळ्या तीर्थांचे पाणी आणले एकशे वनस्पतींची फुले गोळा केली सिंहासन उभारले व त्यावर सतद्वीप पृथ्वी व समुद्र यांची सुंदर चित्रे काढली व त्यावर वाघाचे कातडे पसरून त्यावर सोन्याचा कलश भरून ठेवला आणि दिवे आरसे व वाद्ये सज्य करून ठेवली बंदीजन स्तुतीपाठ गाऊ लागले ब्राह्मण उच्च स्वराने वैदिक मंत्र म्हणू लागले स्त्रिया आनंदाने गाणी गाऊ लागल्या फट्ट राणी आणले आणि घुगडाला राज्याभिषेकाकरिता तेव्हा सणावर बसविणार तोच तिथे कावळा आला तो महोत्सव पाहून कावळा मनात फडाला हा कसला बरे महोत्सव चालला आहे कावळा आलेला पाहून पक्षांना पण बरे वाटले सर्व पक्षात कावळा चतुर असतो म्हटलेत आहे की मानवात न्हावी पक्षात कावळा पशुत कोल्हा आणि गोसाव्यात बौद्ध भिक्षू हेच चतुर होत तेव्हा पक्षांनी असा विचार केला की कावळ्याचे म्हणणे काय आहे ते बघू कारण पुष्कळ पंडितांनी आणि विचारवंतांनी विचारपूर्वक एखादी योजना ठरवली तर त्यात अपयश येण्याचे भर कमी असते कावळ्याने त्यांच्याजवळ येऊन विचारले काय हो तुम्ही सर्व पक्षी जमून हा कसला महोत्सव चालविला आहे ते म्हणाले पक्षांना राजा नाही तेव्हा या घोबडालाच राज्यपद द्यावे असा विचार करून आज त्याला राज्याभिषेक करून गादीवर आहोत यावर तुमचे मत काय ते सांगा ती योग्य वेळी तुम्ही आला आहात त्यांचे हे पोहण्याऐकून कावडा किंचित हसला आणि म्हणाला अहो इथे हंस कोकिळ वगैरे सारखे मुख्य पक्षी हजर असताना दिवसा आंधळा असलेला आणि भयंकर चेहरा असलेल्या या घोबराला का राजा करता माझे मत तुमच्यासारखे नाही तुमचा हा राजा रागात नसतानाही वाकड्या नाकाचा आणि अशुभ दिसणारा असा आहे तर मग तो रा असणारा राजा निवडताच काम बरेल त्यातूनही तो गुणवांजरी असला तरी एक राजा जिवंत असताना दुसरा राजा करता येत नाही पराक्रमी दयाळू आणि सर्वांचे हित पाहणारा असा एकच राजा असावा अनेक राजे म्हणजे लढाया आणि आपत्ती गरुडाच्या नुसत्या नावाने सुद्धा तुमच्या शत्रूंची धांद लुडेल राजाच्या नावाचाच प्रभाव इतका मोठा असतो की दुष्टांपासून आपोआपच प्रजेचे रक्षण होत असते सशाने चंद्राच्या नावाचा केवळ उल्लेख केल्यामुळे त्याचे कसे हित झाले तुम्हाच माहीत नाही का पक्षांनी विचारले हे कसे तो म्हणाला ऐकाच